स्कंद पाचवा अध्याय सहावा घोर संग्राम अखेरीस ताम्रदैत्यासारखा महापराक्रमी सेनापती मूर्छित झाल्याने महिषासूर अत्यंत चवताळला तो स्वतःच मोठी गदा घेऊन देवांवर चालून गेला आणि गर्जना करीत म्हणाला आता सर्व देवांनी माझ्यासमोर युद्धाला उभे राहावे मी आता या एकच गदेने तुम्हा सर्वांचा वध करतो आपल्या वज्राचा प्रतिप्रहार केला त्या कठीण प्रहाराने महिषासुराची गदा इंद्राने सत्वर तोडून टाकली आणि पुन्हा प्रहार करण्याच्या ईर्षेने तो महिषासुरावर धावून गेला तेव्हा महिषासूरही एक प्रचंड तेजस्वी खडग घेऊन इंद्रावर प्रहार करण्यासाठी धावून इंद्रा जवळ गेला तेव्हा त्या दोघांमध्ये अत्यंत भयानक असे युद्ध झाले सर्व लोकांचा नाश करणारी आणि भूल पडेल अशी शंभर सुराची मोहक माया त्या दैत्याने प्रकट केली त्या मायाबलाने आणि पराक्रमाने महिषासुरासारखे कोट्यावधी महिष आयुधासह वर्तमान चोहोकडे दृष्टीस पडू लागले आणि ते सर्व महिश त्या देवसेनेवर प्रहार करू लागले त्यामुळे इंद्रसुद्धा विस्मयचकित होऊन भीतीमुळे उद्विग्न झाला वरुण कुबेर हे सर्व जण अगदी घाबरून गेले यम अग्नी सूर्य चंद्र हे सर्व भीतीने गांगरले मोहित झालेले ते देव एकसारखे पळत सुटले आणि दक्ष राहून ब्रह्मा विष्णू महेशांचे स्मरण करू लागले त्यांचे स्मरण करताच ते हंस गरुड वृषभ यावर आरुढ होऊन देवांचे रक्षण करण्याकरता धावून आले महिषाची ती मोहिनी माया पाहून विष्णूने आपले सुदर्शन चक्र सोडले त्याच्या तेजाने ती सर्व माया लयास गेली जगताची उत्पत्ती स्थिती लय करणारे देव दृष्टीस पडताच महिषासुर प्रचंड परीख घेऊन त्यांच्यावर चालून गेला त्याचे सेनापती चिक्षूर उग्राक्ष आणि उग्रवीर हे ही युद्धासाठी धावून आले त्यांच्याबरोबर असिलोमा त्रिनेत्र बाष्कल अंधक वगैरे सर्व दैत्याधिराज रणांगणात युद्धासाठी उतरले सर्व दैत्यांनी देवांना सर्व बाजूने वेढून टाकले त्यानंतर उन्मत्त झालेल्या दैत्यांनी देवांवर प्रचंड बाणवृष्टी केली दोन्ही पक्ष एकमेकांचा कायमचा नाश करण्यासाठी युद्ध करीत होते अंधकाने विष्णूजवळ येऊन विषदायक शिळेवर घासलेले आणि कानापर्यंत ओढलेले पाच बाण त्याच्यावर सोडले परंतु शत्रुनाशक विष्णूनही ते बाण पोहचण्यापूर्वी ते तोडून टाकले आणि उलट त्याच्यावर पाच बाण सोडले विष्णू आणि अंधक यांच्या मध्ये अंगावर काटा येण्यासारखे युद्ध झाले ते एकसारखे पन्नास दिवस चालू होते त्याचप्रमाणे इंद्र आणि बाष्कल महिषासूर आणि शंकर यम आणि त्रिनेत्रासूर कुबेर आणि महाहनू वरुण आणि असिलोमा यांच्यामध्येही युद्ध झाले अंधकाने आपल्या गदेचा जबरदस्त प्रहार गरुडावर करताच गरुड घामाघूम होऊन धापा टाकू लागला परंतु त्याचे धैर्य खचू नये म्हणून आपल्या उजव्या हाताने विष्णूने गरुडाची पाठ थोपटली अशा प्रकारे महाबलाढ्य गरुडाला स्थिर करून भगवान विष्णूने शारंग धनुष्य खेचले आणि अंधकाचा वध करण्याच्या इराद्याने अनेक तीक्ष्ण बाण अंधकावर टाकले परंतु अंधकाने ते सर्व बाण तोडले आणि पुन्हा शिळेवर घासलेले पन्नास बाण विष्णूवर सोडले ते विष्णूने चुकवले आणि आपले सहस्र युक्त असलेले सुदर्शन अंधकावर सोडले पण अंधकाने लांबूनच ते सुदर्शन थोपून धरले आणि आपल्या चक्राने त्याचे निवारण केले आणि तो प्रचंड गर्जना करू लागला तेव्हा सर्व देव भयभीत झाले विष्णूचे सुदर्शन चक्र सुद्धा निष्फल झाले हे पाहताच सर्व देव शोकमग्न झाले सर्व दानव मात्र हे पाहून हर्षित झाले आणि खदाखदा हसू लागले देव दुःखित झाल्यामुळे वासुदेवालाही वाईट वाटले कौमोदकी नावाची गदा धारण करून तो त्वरेने दानवांवर चालून गेला आपल्या गदेचा भयंकर प्रहार त्याने मायावी राक्षसांवर केला त्याबरोबर तो दैत्य मोर्चा येऊन पडला ते पाहून महिषासूर अत्यंत क्रुद्ध झाला तो मोठमोठ्याने गर्जना करून विष्णूवर चाल करून गेला ते पाहताच विष्णूने प्रत्यंचेचा टणत्कार केला तो ऐकून सर्व देव आनंदित झाले विष्णूने महिषासुरावर एका एक बाण सोडले पण महिषासुराने ते सर्व आपल्या बाणांनी मोडून टाकले अखेर विष्णूने आपल्या गदेचा प्रचंड प्रहार महिषासुराच्या मस्तकावर केला त्याबरोबर तो दैत्यराज मूर्छित होऊन धरणीवर कोसळला सर्व दानव सैन्यात एकच हाहाकार उडाला परंतु एका मुहूर्ताने महिषासूर सावध झाला आणि त्याने परिघाचा एकच प्रहार विष्णूच्या मस्तकावर केला त्याच क्षणी विष्णू मूर्छित झाला मूर्छित विष्णूला घेऊन गरुड रणातून निघून गेला प्रत्यक्ष विष्णूवर ही आपत्ती आली तेव्हा सर्व देव भयाकुल होऊन गेले देव आक्रोश करू लागले हे अवलोकन करता शुलाचा प्रहार महिषासुराच्या वक्षावर शक्ती टाकली आणि शंकराच्या त्रिशुलाचा प्रहार चुकून तो प्रचंड गर्जना करू लागला वक्षस्थळावर प्रहार झाल्याने शंकराला पीडा झाली नाहीच पण तो अत्यंत क्रुद्ध झाल्याने पुन्हा महिषासुरावर शूलाचा प्रहार करू लागला इकडे भगवान विष्णू सावध झाले त्यांनी शंकर आणि महिषासुराचे युद्ध चालू असलेले पाहून पुन्हा अंगणात प्रवेश केला महाबलवान शंकर आणि विष्णू यांना युद्ध प्रवृत्त झालेले पाहताच महिषासूर त्यांना सामोरा गेला महिषरूप धारण करून आपले मागचे शेपू ठालवीत तो पुन्हा गर्जना करू लागला त्यामुळे देव त्रस्त झाले तो आपली प्रचंड शिंगे हलवू लागला आणि त्या योगे प्रचंड पर्वत शिखरे उपटून देवांवर फेकू लागला त्याच्या प्रतिकारार्थ सर्व देवांनी त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला त्याचवेळी महिषासुराने आपल्या शेपटीने एक प्रचंड पर्वत शिखर उपटून शंकर आणि विष्णू यांच्यावर फेकले विष्णूने आपल्या बाणांनी त्या प्रचंड पर्वत शिखराचे शेकडो तुकडे करून टाकले आणि चक्राचा जबरदस्त प्रहार महिषासुरावर केला त्याबरोबर महिषासूर मूर्चीत पडला परंतु दुसऱ्या क्षणी सावध होऊन उठून त्याने मनुष्य शरीर धारण केले महाभयंकर आणि पर्वताप्रमाणे दिसणाऱ्या त्या दैत्याने हातात गदा धारण केली आणि प्रचंड मेघाप्रमाणे गर्जना करून त्याने देवाना भयभीत करून सोडले त्या आवाजाने निर्माण झालेले भय दूर करण्यास भगवान विष्णूने आपला उज्वल पांचजन्य शंख जोराने फुंकला त्या शंखनादाने सर्व दानव घाबरून गेले आणि सर्व देव आणि ऋषी आनंदित झाले अध्याय सहावा समाप्त